पुस्तक बापू माझी आई लेखिका मनु बहेी वाचक विद्या पाटील प्रकरण पंधरावे बापूंचे जन्मदिवस बापूंचे जन्मदिवस असा शब्द मी एवढ्यासाठी वापरला की बापूंचा जन्मदिवस तारखेप्रमाणे दोन ऑक्टोबरला आणि तिथीप्रमाणे भाद्रपद वद्य द्वादशीला येतो गेल्या वर्षी तारखेवरून जन्मदिवस प्रथम आला होता आज बापूंशिवायचे काळेकुट्ट अंधारे जन्मदिवस आले पण बापूजींच्या त्या दिवसाची भविष्यवाणी होतीस की येत्या चरखा द्वादशीला एकतर हिंदुस्थान बदलून गेले असेल किंवा मी तरी असणार नाही पण बापूंचे भविष्य खरे होईल अशी कोणाला कल्पना होती बिरला हाऊस गुरुवार तारीख दोन दहा सत्तेचाळीस साडेतीन वाजता प्रार्थनेसाठी उठलो आम्ही नुकतेच कोठे उठलो होतो तेवढ्या घरातील पुष्कळ स्त्री प्रार्थनेसाठी येऊन टेपले होते आम्ही सर्व हातपाय तोंडून एकामागून एक बापूजींच्या पाया पडलो मी हसतसत बापूंना म्हटले हा कुठला न्याय आमचा जन्मदिवस असला म्हणजे आम्ही सर्वांचा पाया पडतो आणि येथे तर उलट तुमच्या जन्मदिवशी आम्हाला पाया पडावे लागते बापू म्हणतात हो महात्म्यासाठी नेहमी उल्टा नियम असतो तुम्ही सर्वांनी मला महात्मा करून टाकले आहे ना मग मा खोटा महात्मा असलो तरी खुशाल असो पण महात्मा शब्द आला की झाले असा आपला नियम आहे बापूजींना त्या सुमारास खोकला ताप सर्दी वगैरे होते खोकला तर असा जवळ येईल की पाहणाऱ्याला पावत नसे तरीही बापूजी प्रार्थनेनंतर निजले नाहीत आपले दरोजचे टपाल व हरिजन बंधूंसाठी लेख लिहिण्याच्या कामाला लागले हा खोकला अशा प्रकारचा होता की तो तीन आठवडे तरी राहावायचाच पण डॉक्टरांनी खोकल्याचा त्रास कमी व्हावा म्हणून पेनिसिलीन ग्यायला सांगितले होते त्यासाठी बापूंशी डॉक्टरांची हुज्जत चालली होती बापू म्हणत माझे रामनाम कोठे गेले आहे जर रामनाम हृदयगत झाले तर माझा खोकला उद्याच पळून जाईल आणि तो तीन आठवडे चालला तर मी सगळ्या जगाला सांगायला तयार आहे की माझे रामनाम खोटे डॉक्टरांनी युक्तिवाद केला की सगळे खरे पण विज्ञानाने एवढे सगळे शोध लावले त्यांना आपण खोटे कसे म्हणू शकणार आपण हवेत एवढे हृदयगत रामनामच जपणारे मी त्यांना कॉलर दाखवितो बापू हा उद्धटपणा होय विज्ञानाला अजून पुष्कळ शोध लावायचे बाकी आहे आताचे कुठे सुरुवात झालीसे म्हणता येईल पण जर रामनाम श्रद्धापूर्वक घेतले जगात तर जगात कोणी आजारी पडणारच नाही जगातील मानसे इतकी विशुद्ध निष्पाप झाली तर कोणाला काहीही होणार नाही अशी माझी खात्री आहे पण तुमची चूक होते आहे उद्या मला लिवर खायला सांगितले किंवा लिव्हर एक्सट्रॅकची इंजेक्शन द्यायचे म्हटले तर काय मी बाहेरच्या देशात तयार झालेल्या वस्तू खाव्या हिंदुस्तान आळशी आहे आणि त्यातूनही सर्वात जास्त आळशी लोक असतील तर डॉक्टर लोक होत कारण ते येथे काहीही तयार करू शकत नाहीत परदेशी बनवले असतील त्यास वस्तू त्यांना खरेदी कराव्याशा वाटतात कोण ही केविन केविनवालनी स्थिती हिंदुस्तान एक भिकारी देश जेथे निसर्ग सर्व काही देतो तरी आम्हाला हात पसरण्याची पाळी येते खरोखर मनात विचार आला म्हणजे फार वाईट वाटते जेव्हा त्याचे हिंदुस्तानचे नशी उजळणार असेल तेव्हा उजळेल आपण काय सांगणार मी पुष्कळ केले आता काही करायची इच्छा नाही आता या जगातून लुप्त होऊन जावे आणि ते राम राम रामनामात केवडे रहस्य भरलेले आहे ते मी कोणाला समजावून सांगू शकत नाही तेव्हा माझीच पात्रता तेवढी कमी आज मी भट्टीमध्ये जेने राम राखे रे या भजनात म्हटल्याप्रमाणे बसलेलो आहे चार बाजूंनी आग भडकली आहे तुम्ही सर्व डॉक्टर जसे विज्ञानाचे शोध करणारे आहात तसाच मी रामनामाचा शोधक आहे ते शोधू शकलो तर ठीक नाही ते शोधता शोधता मरून जाईल तुम्ही सगळे प्रकारे, आज मला दोन ऑक्टोबरच्या निमित्ताने प्रणाम कराव्या म्हणून आला आहात आणि समजूत घालीत आहात हे तुमच्या प्रेमाचे सुंदर प्रतीक आहे पण आता माझी इच्छा हीच की एक मी तरी येत्या तरखा द्वादशीला ही आग पाहायला जिवंत राहू नये किंवा हिंदुस्तान तरी बदलून गेलेला असावा तेव्हा मला दीर्घायुष्य मिळो अशी इच्छा करण्याऐवजी जशी मी प्रार्थना करीत आहे तशीच तुम्हीही करा अशा प्रकारे सकाळच्या प्रहरी गेल्या वर्षी दोन ऑक्टोबरला सकाळी साडेपाच वाजता शब्द उच्चारले आपल्याला अशी समजूत आहे की नव्या वर्षी किंवा कोणतेही मंगल कार्य असता काही वाईट किंवा अशुभ बोलू नये कोणावर रागवू नये रडू नये वगरे आज माझ्या डायरीतील पूज्य बापूंजीजेवरील शब्द वाचते तेव्हा त्या समजुतीत काहीतरी तथ्य आहे असे वाटू लागते रामनामाचे शोधक राम नाम शोधता शोधताच गेल सात वाजता आम्ही बापूजींबरोबर फिराव्याच गेलो फिरत होती तेवढ्यात एक इंग्रज गृहस्थाने बापूंचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला बापूजी त्याच्यावर नाराज झाले एरवी देखील फोटोग्राफर बापूजींना फार त्रास देत म्हणून फोटोग्राफरजी त्यांना खरे चीड येत असे बापू म्हणाले आज तर खास ईश्वराचे नाव घ्यायचे त्याऐवजी हे इतक्यात कृपला सुजिता बहीण वगैरे पुष्कसे लोक बापूजींना प्रणाम करावयास आले आम्ही उपवास केला होता बापूजींनीही उपवास केला होता मी म्हटले बापू तुम्ही का म्हणून उपवास करणार बापू म्हणाले आज सूत्रहाटाचा जन्म जन्मदिवस आहे त्याच्या जन्मदिवशी उपवास करून आपण पवित्र होण्याचा प्रयत्न करीत पुन्हा पुन्हा प्रार्थना करावी की हे देवा सुतरहाटा तुझ्या सर्शनाखाली आमला ठेव अशी प्रतिज्ञा आपण करावी म्हणून माझा उपवास आहे हा माझा जन्मदिवस आहे व मी तो महत्वाचा मानतो म्हणून नाही फिरून आल्यावर मालिश नानादि नित्यक्रम बापूजी साडेआठ वाजता आंघोळ करून बाहेर आले मीरा बहिणी बापूजींच्या बैठकीसमोर कलात्मकतेने फुलांनी ओम हे राम आणि क्रॉस केला होता आम्ही सर्वांनी सुताचे हार घातले व पुन्हा पाया पडलो मग लहानशी प्रार्थना केली प्रार्थनेच्या वेळी जवाहरलालजी इंदिरा गांधी घनश्यामदास बिर्ला व त्यांचे कुटुंब कनैलाल मुन्शी सीएच बाबा डॉ जीवनराव मेहता सरदार वल्लभभाई वगैरे खूप माणसांनी खोली भरून गेली होती सर्व धर्माच्या प्रार्थनानंतर मंडळी विखुरली आणि बापूजींना खोकला आला तेव्हा एका गृहस्थानी म्हटले बापूजी आपला खोकला अजून थांबला नाहीच बापू म्हणाले राम असेल तर थांबेल नाहीतर यातच निघून जाणे आवडेल बाकी आता माझी सव्वाशे वर्षे जगायची इच्छा नाही तुम्ही आज प्रार्थना करा की हे ईश्वरा एक या बुड्याला असल्या परिस्थितीतून घेऊन तरी जा नाहीतर हिंदुस्तानला तरी सुबुद्धी दे मी ब्रिटिशांच्या बरोबर केलेल्या इतक्या लढ्यात कधी हताळ झालो नव्हतो पण आज घरची गोष्ट काय बोलावी भाऊ भावाला मारायचा प्रयत्न करीत आहे हे पाहायला जिवंत रायची माझी इच्छा नाही ही सर्व मंडळी दहा वाजता गेली आणि बापूजींना प्रणाम करायला येण्यापूर्वी लोकांची गर्दी वाढू लागली श्री गाडगीर, देवदास गांधी व त्यांचे कुटुंब भटनागर डॉक्टर जीवराज मेहता सर दातार आर्थर मुर षण्मुखम चेट्टी पुन्हा अकरा वाजता सरदार मणिवहेन गणेश दत्त प्रोफेसर अब्दुल मजीद ब्रह्मदेशाच हाय कमिशनर एच एल ए ऑंग आणि चीनचे हाय कमिशनर डॉक्टर एम ऑंग सु आल आपापल्या मुख्य प्रधानांची पत्रे व फळे घेऊन होते, या सगळ्यातून मोकळहून बापूजींना कसा बसता साडेबारा वाजता आराम करता आला पंधरा मिनिट पडली असतील तुन्हा दर्शनार्थी लोक येऊ लागले दोन ते तीन एक तास समूह सुतकताई चार वाजून दहा मिनिटांनी लेडी माउंट बेटन चार वाजून पस्तीस मिनिटांनी परत गेल्या त्या गेल्यावर हुमायून कबीर सीधर राणी फ्रान्सचे एम लॉजियर आणि त्यांच्या पत्नीही आल्या बापूजींच्या पायापाशी रुपयांची तर रासत झाली होती कित्येक स्त्रिया आपल्या दागिने वाहून गेल्या होत्या अशा प्रकारे दोन ऑक्टोबरचा संबंध दिवस खूप खूप आनंदात गेला रात्री रेडिओचा सुंदर कार्यक्रम होता मी बापूजीनं म्हणाले त्यात काय ऐकायची आहे ती रेडिओतील भजने ऐकण्यापेक्षा सुत्रहाटाचे संगीत का ऐकू जवळजवळ हजाराहून जास्त पर तारा देश देशविदेशातून आले होत्या चरखा द्वादशीच्या दिवशी म्हणजे भाद्रपद वद्य द्वादशीच्या दिवशी दिल्लीच्या गुजराती मंडळींनी एकत्र येऊन एक, एक फंड गोळा केला होता बापूजीची तब्येत बरी नसल्यामुळे सरदार वल्लभबाई बापूंना म्हणाले असा जोराचा खोकला येतो आहे आणि कशाला तुम्ही गुजरातीच्या सभेला जायचे कबूल केले पण तुम्ही असे लोभी आहात की जागी पैसा मिळेल असे कळले तर मरायला टेकला असला तरी जाल असे फंड होतील गोळा तेते असे खोक खोक करी जायची काय जरूर पण तुम्ही माझे ऐकणार नाही खूप हंशा पिकला सरदार व बापू यांचा असा गोड संबंध होताच सवेत कित्येक लोकांनी सरदारांना काहीतरी बोलायला सांगितले तेव्हा त्यांनी आणखी विनोद केला आज माझा थोडाच वाढदिवस आहे तुम्ही पैसे जमवून या महात्म्याला देता आणि मला का म्हणून बोलायला सांगता पण बापू आहेत बनिया आणि बनिया लोभी असायचाच एवढा जबर खोकला व अशक्तपणा असूनही तुम्हाला लोबडायची शक्ती मात्र त्यांच्यात आहे खूपच आशा पिगला। पण आता त्यांना आराम घेऊ द्या एवढीच माझी विनंती आहे बापूंनी सुत्राटाचा अधिकाधिक झपाट्याने प्रचार करण्याची आठवण केली असे हे दोन्ही दिवस जितके झगझगित प्रकाशात साजरे झाले तेवढ्याच अंधारात यावर्षीचे ते दिवस आपण साजरे करणार अंधारातही पंथीची वाद अपूर्व प्रकाश देते व तेवढ्यावेळेस आपण संतोष मानतो त्याचप्रमाणे बापूजींच्या मागे बापूजींच्या आठवणी पुन्हा पुन्हा काढून तसे आपण वागलो तर त्या प्रकाश देणारच व त्यावरच आपण संतोष मानावा त्यांची दररोजची आवडती प्रार्थना करूया व त्यांना प्रणाम करूया ईश्वर अल्ला तेरे नाम सबको कोन्मती दे भगवान बापूंनी गेल्या चरखा द्वशीला म्हटले होते की हिंदुस्तान तरी शुद्ध बनेल किंवा मी तरी नसेल तशीच प्रार्थना ईश्वराला व बापूंना पुन्हा करूया की आम्हाला आजपासून खरा मार्ग दाखवा आणि चुकलो तेथून पुन्हा मोजूया या म्हणीप्रमाणे आमचा संकल्प लक्षात घ्या व आमच्या पापांकडे पाहू नका